अध्याय तेरावा विवेक, खंड सदुसष्ट कर्मयोगास उपकारक देहात्म पृथककरण व्यासांनी आपल्या जीवनाचे सार भगवत भगवद्गीतेत ओतले आहे व्यासांनी विस्तारपूर्वक इतर लिखाण पुष्कळ लिहिले आहे महाभारताची संविताच लाख सव्वा लाख आहे संस्कृतात व्यास या शब्दाचा अर्थच मुळी विस्तार असा झाला आहे परंतु भगवत भगवद्गीतेत विस्तार करण्याची त्यांची वृत्ती नाही भूमितीमध्ये युक्लिडने जशी तत्वे सांगून दिली सिद्धांत सांगून दिले त्याप्रमाणे जीवनाला उपयोगी अशी तत्वे व्यासदेव नमूद करून राहिले आहेत भगवद्गीतेत विशेष चर्चा नाही विस्तार पसारा काही नाही याचे मुख्य कारण असे की गीतेमध्ये ज्या वस्तू मांडल्या आहेत त्या जीवनामध्ये प्रत्येकाला पडताळून पाहता येणे शक्य आहे त्या तशा पडताळून घ्यावयासाठी सांगितल्या आहेत जीवनाला उपयोगी जेवढ्या वस्तू तेवढ्याच गीतेत सांगितल्या आहेत सांगावयाचा उद्देश तेवढाच होता म्हणून थोडक्यात तत्वे नमूद करून व्यासांनी संतोष मानला आहे या त्यांच्या संतोषवृत्तीत सत्यावर व आत्मानुभवावर असलेला त्यांचा महान विश्वास आपणास दिसून येतो जी वस्तू सत्य आहे तिच्या मंडनासाठी विशेष युक्ती वापरण्याची आवश्यकता नाही आपण गीतेकडे पाहून राहिलो आहोत यातील मुख्य उद्देश हाच की जीवनात ज्या ज्या वेळेस आपण मदतीची आवश्यकता भासेल त्या त्यावेळेस गीतेपासून ती मिळावी अशी मदत आपणास सदैव मिळण्यासारखी आहे गीता हे जीवनोपयोगी शास्त्र आहे म्हणूनच गीतेमध्ये स्वधर्मावर जोर दिला आहे मनुष्याच्या जीवनाचा मोठा पाया स्वधर्माचरण करणे हा आहे सर्व इमारत या स्वधर्माचरण रूप पायावर उभारा वयाची आहे हा पाया जितका भक्कम होईल तेवढी इमारत टिकाव धरेल या स्वधर्माचरणाला गीता कर्म म्हणते या स्वधर्माचरण रूपकर्माभोवती पुष्कळ वस्तू उभ्या केलेल्या आहेत त्याच्या रक्षणासाठी अनेक विकर्मे रचली आहेत स्वधर्माचरण सजविण्यासाठी ते साजरे सुंदर करण्यासाठी ते सफळ करण्यासाठी ज्या ज्या मदतीची अपेक्षा असेल ती ती सर्व मदत तो सर्व पाठपुरावा या स्वधर्माचरण रूपकर्माला देणे जरूर आहे म्हणून आत्तापर्यंत आपण पुष्कळ वस्तू पाहिल्या त्यातील बऱ्याचशा वस्तू भक्तीच्या स्वरूपाच्या होत्या आज तेराव्या अध्यायात जी वस्तू पहावयाची आहे तीही स्वधर्माचरणास फार उपयोगी आहे ही वस्तू विचाराच्या बाजूची आहे स्वधर्माचरण करणाऱ्याने फळाचा त्याग करावा ही प्रधान गोष्ट गीतेत सर्वत्र सांगितली आहे कर्म करावे व त्याचे फळ टाकावे झाडास पाणी घालावे त्याला वाढवावे परंतु त्याच्या छायेची फुलाची फळाची स्वतःसाठी अपेक्षा ठेवू नये असा हा स्वधर्माचरणरूप कर्मयोग आहे कर्मयोग म्हणजे केवळ कर्म करणे एवढाच अर्थ नाही कर्म या सृष्टीत सर्वत्र चाललेच आहे ते सांगण्याची जरुरी नाही परंतु स्वधर्माचरणरूप कर्म नुस्ते कर्म नव्हे नीट करूत त्याचे फळ सोडणे हे बोलावयास सोपे समजावयास सोपे असेल परंतु आचरण्यास कठीण आहे कारण कार्याला प्रेरक शक्तीच मुळी फलवासना मानलेली आहे फलवासना सोडून कर्म करणे हा उलटा पंथ आहे व्यवहारातील संसारातील जे वागणे आहे त्याच्या विपरीत ही करणे आहे जो कोणी पुष्कळ कर्म करतो त्याच्या जीवनात गीतेतील कर्मयोग आहे असे बरेच वेळा आपण म्हणतो पुष्कळ कर्म करणाऱ्याचे जीवन कर्मयोगमय आहे असे आपण बोलतो परंतु हा प्रयोग भाषेच्या ढिलाईने आपण करतो गीतेच्या व्याख्येप्रमाणे हा कर्मयोग नाही लाखो कर्म करणाऱ्यांमध्ये नुसते कर्मच नव्हे तर स्वधर्माचरणरूप कर्म करणाऱ्या लाखो लोकांमध्येही गीतेतील कर्मयोग आचरणारा एखादाच सापडणार कर्मयोगाच्या सूक्ष्म व खऱ्या अर्थाने पाहिले तर असा संपूर्ण कर्मयोगी आढळणे विरळाच कर्म करणे व त्याचे फळ टाकणे ही वस्तू केवळ असामान्य आहे हेच पृथक्करण मांडले आहे त्या पृथक्करणालाच उपयोगी असे दुसरे एक पृथक्करण या तेराव्या अध्यायात सांगितले आहे कर्म करावे व फलाची आसक्ती सोडावी हे जे पृथककरण त्याला उपयोगी असे दुसरे महान पृथक्करण देह व आत्मा यांचे हे पृथक्करण या तेराव्या अध्यायात केले आहे डोळ्यांनी आपण रूप पाहतो त्या रूपाला आपण मूर्ती आकार देह म्हणतो बाह्यमूर्तीचा परिचय जरी डोळ्यांनी झाला तरी वस्तूच्या अंतरातही आपणास प्रवेश करावा लागतो फळाचे टर्फल काढून आतील गर चाखावा लागतो नारळ जरी झाला तरी तो फोडून आत काय आहे ते पहावे लागते फणसाला भरून काटे दिसले तरी आत सुंदर रसाळ गरे असतात स्वतकडे पहावयाचे असो किंवा दुसऱ्याकडे पहावयाचे असो हे आतील व बाहेरील पृथक्करण करणे अवश्य असते टर्फल बाजूस सारावयाचे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की प्रत्येक वस्तूचे बाह्यरूप व आतील गाभा यांचे पृथक्करण करावयाचे बाह्य देह व आतील आत्मा याप्रमाणे प्रत्येक वस्तूचे दुहेरी रूप आहे कर्मामध्येही असेच बाहेरचे फळ हा कर्माचा देह आहे व कर्मामुळे जी चित्तशुद्धी होते ती त्या कर्माचा आत्मा आहे स्वधर्माचरणाचे बाहेरचे फळ असा जो हा देह तो टाकावा व आतील चित्तशुद्धीरूप सारभूत जो आत्मा त्याचा स्वीकार करावा तो जीवी धरावा याप्रमाणे पहावयाची सवय देहाला दूर करून प्रत्येक वस्तूतील सार घेण्याची सारग्राहीत दृष्टी आपण लावून घेतली पाहिजे डोळ्यांना मनाला विचाराला अशा प्रकारचे शिक्षण अशी सवय आणि असा अभ्यासही आपण लावून दिला पाहिजे दरेक ठिकाणी देह अलग करावा व आत्म्याची पूजा करावी हे पृथककरण विचारासाठी तेराव्या अध्यायात मांडले आहे खंड अडुसष्ट सुधारणेचा मुलाधार सारग्राही दृष्टी ठेवण्याचा विचार फार महत्वाचा आहे बालपणापासून जर ही सवय लावली तर किती बरे होईल हा विषय पचनी पाडण्यासारखा आहे ही दृष्टी घेण्यासारखी आहे पुष्कळांना असे वाटते की अध्यात्मविद्येचा जीवनाशी काहीही संबंध नाही असा संबंध असला तरी नसावा असेही कित्येकांना वाटते देहापासून आत्मा अलग करावा हे शिक्षण बाळपणापासून देण्याची जर योजना करण्यात आली तर फार आनंदाची गोष्ट होणार आहे हा शिक्षणाचा विषय आहे हल्ली कुशिक्षणाने फार वाईट संस्कार होऊन राहिले आहेत केवळ देहरूप मी आहे यातून हे शिक्षण आपण बाहेर आणितच नाही सर्व देहाचेच चोचले चालले आहे इतके देहाचे चुचले करूनही या देहाला जे स्वरूप आले पाहिजे जे स्वरूप दिले पाहिजे ते कोठे दिसत नाही ते नाहीच या देहाची अशी ही वृथा पूजा चालली आहे आत्म्याच्या गोडीकडे लक्षच नाही शिक्षणामुळे अशीही स्थिती झालेली आहे देहाचे देवारे मांडावयाचा अभ्यास रात्रंदिवस शिकविला जात आहे अगदी लहानपणापासून या देह देवाची पूजा आर्चा करण्याचे शिक्षण देण्यास आरंभ होतो जरा कोठे थे पायाला ठेच लागली तर माती टाकली की भागे मुलाचे एवढ्यावरही भागते किंवा माती टाकण्याचीही त्याला जरूर भासत नाही जरा खरचटले तर त्याची तो चिंताही करणार नाही परंतु त्या मुलाचा जो वाली आहे पालक आहे त्याचे चालत नाही तो मुलाला जवळ घेईल कसे आहे किती लागले बरेच लागले वाटते रक्त निघाले असे सुरू करून तो मुलगा रडत नसला तरी त्याला रडावयाला लावेल न रडणाऱ्या मुलास रडावयास लावण्याची जी ही लक्षणे त्याला काय म्हणावे पुढ्या मारू नको खेळू नको तुला लागेल खरचटेल असले एक बाजूचे फक्त देहाकडे पाहण्याचे शिक्षण देण्यात येते बाळाचे कौतुक करावयाचे तेही फक्त देहाच्या बाजूने त्याची निंदा करावयाची तीही देहाच्याच बाजूने कायरे शेंबड्या असे त्याला म्हणतात त्या मुलावर तो केवढा आघात होतो केवढा मिथ्या आरोप आहे तो शेंबुड आहे ही गोष्ट खरी व तो दूर केला पाहिजे हीही गोष्ट खरी परंतु तो सहज दूर न करता त्या मुलावर केवढा आघाताचा प्रयोग करण्यात येतो त्या मुलाला तो आघात सहन होत नाही त्याला खेद होतो त्या मुलाच्या अंतरंगात आत्म्यात स्वच्छता निर्मलता भरलेली असता हा केवढा विचारावर वृथा आरोप वास्तविक तो मुलगा शेंबडा नाही जो अत्यंत सुंदर मधुर पवित्र प्रिय परमात्मा तो तो आहे त्याचा अवश त्याच्या ठिकाणी आहे परंतु त्याला म्हणतात शेमडा त्या शेमडाशी त्याचा काय एवढा संबंध आहे त्या मुलाला ते कळतही नाही अशी त्याची स्थिती असते म्हणून तो आघात त्याला सहन होत नाही त्याच्या चित्तात क्षोभ उत्पन्न होतो व उत्पन्न झाला म्हणजे सुधारणा होत नाही त्याला नीट समजावून स्वच्छ केले पाहिजे याच्या उलटकृती करून आपण त्या मुलाच्या मनावर तू देह आहेस हे ठसवितो शास्त्रात हा महत्वाचा सिद्धांत मानला पाहिजे मी ज्याला शिकवून राहिलो आहे तो सर्वांग सुंदर आहे अशी गुरूला भावना हवी गणित चुकला तर तोंडात मारतात त्याच्या तोंडात मारणे आणि गणित चुकणे याचा संबंध काय शाळेत उशिरा आला तर थोबाडीत देतात त्याच्या तोंडात मारल्यामुळे त्याच्या गालावरच्या रक्ताचे अभिसरण जोराने भावयास लागते म्हणून काय तो लवकर येईल ते अभिसरण किती वाजले ते सांगेल असे काही आहे काय वास्तविक त्या मारण्याने त्या मुलाची पशुवृत्ती मी वाढवून राहिलो आहे हा देह म्हणजे तू ही भावना पक्की करीत आहे त्याचे जीवन धास्तीवर उभे केले जात आहे वास्तविक सुधारणा जर वावयाची असेल तर ती अशा जबरदस्तीने देहा देहाशक्ती वाढवून कधीही होणार नाही देहाहून मी वेगळा आहे हे जेव्हा मला समजेल तेव्हा मला सुधारणा करता येईल देहात किंवा मनात असलेल्या दोषांची जाणीव असणे काही वाईट नाही त्याने ते दोष दूर करण्यासाठी मदत मिळते परंतु मी म्हणजे देह नव्हे हे स्पष्ट कळले पाहिजे मी जो आहे तो या देहापासून अगदी भिन्न अत्यंत सुंदर सोज्वळ पवित्र अव्यंग असा आहे स्वतःचे दोष सुधारण्यासाठी जो आत्मपरीक्षण करतो तो तरी देहाला स्वतःपासून अलग पाडूनच आत्मपरीक्षण करतो कोणी आपला दोष दाखविला तर त्याचा त्याला राग येत नाही राग न येता या शरीररूपी या मनोरूपी यंत्रात दोष आहे की काय याचा तो विचार करून दोष दूर करतो जो देहाला स्वतपासून अलग मानणार नाही त्याला सुधारणाच करता येणार नाही हा देह हा गोटा ही माती म्हणजेच मी अशी ज्याची कल्पना असणार तो सुधारणा कशी करणार देह हे एक मला मिळालेले साधन आहे असे लक्षात येईल तेव्हाच सुधारणा होईल सरख्यातील दोष कोणी दाखवला तर मला राग का येतो दोष असला तर तो मी दूर करतो तसेच या देहाचे आहे जसे शेतीचे अवजार तसा हा देह परमेश्वराच्या घरची शेती करण्याचे देह एक है। है अवजार आहे हे अवजार बिघडले तर त्यात सुधारणा करावयास पाहिजेच देह हा साधन रूपाने उभा आहे या देहापासून अलग राहून दोषापासून मुक्त होण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे या देहरूपी साधनापासून मी निराळा आहे मी स्वामी आहे मी मालक आहे या देहाला राबवून घेणारा त्याच्यापासून उत्कृष्ट काम करून घेणारा आहे लहानपणापासून अशीही देहापासून अलग होण्याची वृत्ती शिकविली पाहिजे खेळाच्या बाहेर असलेला त्रयस्थ ज्याप्रमाणे खेळातील गुणदोष चांगले पाहू शकतो त्याप्रमाणे देह मनोबुद्धीपासून अलग राहूनच आपणास त्याच्यातील गुणदोष समजतील एखादा मनुष्य म्हणतो हल्ली माझे स्मरण जरा बिघडले आहे याला काय उपाय करावा मनुष्य जेव्हा असे म्हणतो तेव्हा त्या स्मरणशक्तीपासून तो निराळा आहे हे स्पष्टच होते तो म्हणतो माझी स्मरणशक्ती बिघडली आहे म्हणजे त्याचे काहीतरी साधन त्याचे कुठले तरी हत्यार बिघडलेले असते कोणाचा मुलगा हरवतो कोणाचे पुस्तक हरवते परंतु स्वत कोणी हरवला आहे असे होत नाही शेवटी मरणाचे घडीलाही त्याचा देह सर्वतोपरी बिघडलेला होतो रद्दी होतो परंतु तो स्वतः लेश मात्रही आतून बिघडलेला नसतो तो अव्यंग असतो निरोगी असतो ही वस्तू समजण्यासारखी आहे आणि जर ही समजली तर बऱ्याचशा भानगडी मिटतील खंड एकोणसत्तर देहासक्तीमुळे जीवन अडगळीचे देह म्हणजेच मी ही जी सर्वत्र भावना पसरून राहिली आहे त्यामुळे काहीही विचार न करता या देहाच्या वर्धनासाठी मनुष्याने नाना प्रकारची साधने निर्माण केली आहेत ती पाहून मनाला भीती वाटते हा देह जुना झाला जीर्ण झाला तरी काहीतरी करून तो शाबूत ठेवावा असे सारखे मनुष्यास वाटते परंतु हा देह हे टर्फल कोटपर्यंत जपून ठेवणार तर मरेपर्यंत मरणाची घडी आली की एक क्षणभरही देह टिकविता येत नाही मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते या तुच्छ देहासाठी नाना प्रकारची साधने मनुष्य निर्माण करतो या देहाची रात्रंदिवस चिंता वाहतो आता म्हणे देहरक्षणासाठी मांस खाण्यास हरकत नाही हा मनुष्याचा देह म्हणजे मोठा किमती त्याला बचावण्यासाठी मांस खा पशूचा देह म्हणजे किमतीने कमी का कमी मनुष्याचा देह किमती कशाने ठरला कोणत्या कारणामुळे ठरला अरे हे पशु वाटेल त्याला खातात स्वार्थाशिवाय विचारच करीत नाही तसे मनुष्य करीत नाही मनुष्य आपल्या भोवतालच्या सृष्टीचे संरक्षण करतो म्हणून मनुष्याचा देह मोलाचा म्हणून किंमती परंतु ज्या कारणाने मनुष्याचा देह किंमती ठरला ते कारणच तू मांसखाण्याने खोडून टाकीत आहेस भल्या माणसा तू संयमाने राहतोस सर्व जीवांसाठी झटतोस सर्वांचा सांभाळ करण्याची वृत्ती तुझ्या ठिकाणी आहे त्यावर तुझा मोठेपणा अवलंबून आहे ही जी पशुहून तुझ्या ठिकाणी विशेषता आहे तीवरूनच मनुष्य श्रेष्ठ आहे म्हणूनच मानव देह दुर्लभ म्हटला आहे परंतु ज्या आधारावर मनुष्य मोठा आहे तोच आधार जर माणूस उघडून टाकू लागला तर त्याच्या मोठेपणाची इमारत राहणार कशी सामान्य पशू अन्य जीवांचे माउस खाण्याची जी क्रिया करतो तीच क्रिया करावयास जेव्हा मनुष्यही निशंकपणे उद्युक्त होतो तेव्हा त्याच्या मोठेपणाचा आधारच काढून घेतल्यासारखे होते ज्या खांदीवर मी बसलो आहे ती तोडण्याचा मी प्रयत्न करावा तीच तोडण्याचा मी प्रयत्न करावा तसे हे आहे वैद्यकशास्त्र तर नाना प्रकारचे चमत्कार करून राहिले आहे पशूवर शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरात त्या जिवंत पशूच्या शरीरात रोगजंतू निर्माण करतात व त्या रोगांनी काय काय परिणाम होतात ते पाहतात जिवंत पशूचे असे हालहाल करून जे ज्ञान मिळवायचे त्याचा उपयोग हा रद्दी देह वाचवण्यासाठी भूतदयाच्या नावाखाली हे सर्व चालते त्या पशूच्या अंगात जंतू निर्माण करून त्याची लस काढून ती माणसाच्या अंगात टोचावयाची असे नाना प्रकारचे भीषण प्रकार केले जात ज्या देहासाठी हे सर्व चालते तो देह तर एका क्षणात फुटणाऱ्या काचेसारखा आहे तो केव्हा फुटेल याचा काळी मात्र भरवसा नाही मनुष्याचा देह राखून ठेवण्याचे हे सारे प्रयत्न होत आहे तरी शेवटी अनुभवास काय येत आहे जसजसा हा तकलादू देह सांभाळण्याचा प्रयत्न होत आहे तसतसा त्याचा नाश होऊनच राहिला आहे ही प्रतिती येत आहे तरी तरीसुद्धा देहाला वाढविण्याचाच माणसांचा प्रयत्न चालू आहे कोणता आहार केल्याने बुद्धी सात्विक होईल ही गोष्ट नाही कधी लक्षात येत मन चांगले व्हावयास बुद्धी निर्मळ राहावयास काय केले पाहिजे कशाचे सहाय्य घेतले पाहिजे हे मनुष्य पाहातच नाही शरीराचे वजन कसे वाढेल एवढेच तो बघतो पृथ्वीवरची ती माती तेथून उठून या शरीरावर कशी थापटली जाईल ते मातीचे गोळे लोथे या शरीरावर कसे थापले जातील याचीच तो काळजी करून राहिला आहे परंतु थाप थापून ठेवलेला शेणगोळा जसा वाळून खाली पडतो त्याप्रमाणे शरीरावर चढलेले मातीचे गोळे ही चरबी शेवटी गळून हे शरीर पुन्हा पूर्वस्थलावर येतेच बाहेरची माती या अंगावर ओतून घ्यावी अंगावर चोपडावी व अंगाचे वजन देहाला झेपत नाही इतके वाढवावे यासे प्रयोजन काय हा प्रचंड थलथलीतपणाचा बोजा का वाढवावा हा देह माझ्या हातातील एक साधन आहे ते साधन नीट ठेवण्यासाठी जाजा गोष्टी करायला हव्या त्यामी कराव्या यंत्रापासून काम करून घ्यावं याचे यंत्राचा काही अभिमान यंत्राभिमान काही असतो की काय मग या देहयंत्रासंबंधीही ती स्थिती का असू नये सारांश देह हे साध्य नसून साधन आहे ही बुद्धी दृढावली तर वृथा अवडंबर जे मनुष्य माजवून राहिला आहे ते माजवणार नाही जीवन निराळेच भासू लागेल मग या देहाला शृंगारण्यात त्याला कौतुक वाटणार नाही वस्तुत या देहाला साधा कपडा असला म्हणजे पुरे पण नाही तो मऊ पाहिजे त्याच्यावर नक्षी पाहिजे त्यावर वेलबुट्टी पाहिजे फुले नक्षीकाम पाहिजे त्याच्यासाठी नाना लोकांना मी श्रम करावयास लावतो हे सारे कशा सा देवाला का अक्कल नौती देहाला, जर सुंदर चट्टे पट्टे नक्षी यांची जरूरी अस्ती तर अंगावर तो ठेवले अंगाने तसे पट्टे तुझा शरीर ही न का, ते का ते अशक्य होते मोराला जसा पिशारा दिला है तसा तुला दिला परंतु ईश्वराने मणसे एक रंगीस है जरा डाक पड़ला तो सौंदर्य जो मनुष्य आहे तसा सुंदर आहे मानव देह शृंगारावा असा परमेश्वराचा उद्देशच नाही सृष्टीत का सामान्य सौंदर्य आहे ते डोळ्यांनी पहावयाचे एवढेच मानवाचे काम आहे परंतु त्याला भूल पडली म्हणे जर्मनीने आमचा रंग मारला अरे तुझ्या मनाचा रंग आधी मेला मग तुला या कृत्रिम रंगाची हौस वाटू लागली त्यासाठी परावलंबी झालास विनाकारण देह शृंगारण्याच्या तू नादी लागलास मन शृंगारावे बुद्धीचा विकास करावा हृदय सुंदर करावे हे सारे बाजुलाच राहिले खंड सत्तर तत्वमसी म्हणून भगवान या तेराव्या अध्यायात जो विचार सांगून राहिले आहेत तो फार मोलाचा आहे तू देह नाहीस तू आत्मा आहेस तत्वमसी ते आत्मरूप तू आहेस हा फार मोठा पवित्र उद्गार आहे पावन व उदात्त विचार आहे संस्कृत साहित्यात हा फार मोठा विचार गोवला गेला आहे हे वरचे पांघरुण हे टरफल तू नाहीस ते निखळ अविनाशी फळ ते तू आहेस ज्या क्षणी ते तू आहेस हा विचार मनुष्याच्या अंतःकरणास फुरेल हा देह मी नाही तो परमात्मा मी आहे हा विचार मनात येईल त्या क्षणी एक प्रकारचा अननुभूत आनंद मनामध्ये निर्माण होईल त्या माझ्या रूपाचा नाश करणे या सृष्टीतील कोणत्याही वस्तूला शक्य नाही ते सामर्थ्य कोणामध्येही नाही हा सूक्ष्म विचार त्या उद्गारात भरलेला आहे देहाच्या पलीकडचे अविनाशी निष्कलंक आत्मतत्व ते आहे त्या आत्मतत्वासाठी हा देह मला मिळाला आहे ज्या ज्या वेळेस परमेश्वरी तत्व दूषित होत असेल त्या त्यावेळेस त्याच्या बचावासाठी मी हा देह फेकून देईन परमेश्वरी तत्वाला उज्ज्वल राखण्यासाठी देहाचा होम करावयास मी सदैव तयार असेन मी या देहावर स्वार होऊन आलो आहे तो माझे धिंडवडे काढण्यासाठी नाही माझी देहावर सत्ता चालली पाहिजे मी देह वापरीन व वा हित मंगल यांची समृद्धी करीन आनंदे भरिन तिन्ही लोक हा देह थोर तत्वासाठी मी फेकून देईन व ईश्वराचा जय करीन श्रीमंत मनुष्य एक वस्त्र मिळताच फेकून देतो व दुसरे घेतो त्याप्रमाणे मीही करीन कामासाठी या देहाचा उपयोग आहे ज्यावेळेस हा देह काम देईनासा होईल त्यावेळेस तो फेकून देण्यास मला प्रत्यवाय नाही सत्याग्रहात आपणास हेच शिक्षण मिळत आहे देह व आत्मा या अलग वस्तू आहे ही वस्तू ज्या दिवशी लक्षात येईल यातील स्वारस्य जेव्हा कळेल त्यावेळेसच खरे शिक्षण खरा विकास यांची सुरुवात होईल त्यावेळेसच सत्याग्रह साधेल म्हणून ही भावना प्रत्येकाने ठसवून घ्यावी देह हे निमित्त मात्र साधन आहे परमेश्वराने दिलेले हत्यार आहे ज्या दिवशी त्याचा उपयोग संपेल त्या दिवशी हा देह फेकून द्यावायचा आहे थंडीतील गरम कपडे उन्हाळ्यात फेकतो रात्री पांघरलेल्या घोंगड्या सकाळी टाकून देतो सकाळचे कपडे दुपारला काढतो त्याप्रमाणेच या देहाचे आहे जोपर्यंत या देहाचे काम आहे तोपर्यंत तो, तो राखू ज्या दिवशी काम मिळणार नाही त्या दिवशी हा देहरूपी कपडा काढून फेकून देऊ आत्म्याच्या विकासासाठी ही युक्ती भगवान सांगून राहिले आहे खंड एकाहत्तर जुलमी लोकांची सत्ता गेली देहाहून मी अलग आहे ही गोष्ट जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत जुलमी लोक आमच्यावर जुलूम करतील आम्हाला बंदे गुलाम करतील आमचे हाल हाल करतील जुलमाची शक्यता भीतीमुळेच आहे एक राक्षस होता व त्याने एका माणसास पकडले होते तो त्याचे पासून सारखे काम करून घेत असे जर त्याने काम केले नाही तर तो राक्षस म्हणे खाऊन टाकीन तुझा चट्टामट्टा करून टाकीन प्रथम प्रथम तो मनुष्य भीत असे परंतु पुढे जेव्हा हे फार होऊ लागले तेव्हा तो माणूस म्हणाला टाक खाऊन खाणार तर खा परंतु तो राक्षस का खाणार होता त्या राक्षसाला तर बंदा नोकर पाहिजे होता खाऊन टाकील तर त्याचे काम कोण करील दरवेळेस खाऊन टाकण्याची धास्ती तो राक्षस घाली परंतु खाऊन टाक असे उत्तर मिळताच जुलूम थांबला जुलूम करणाऱ्यांना माहीत असते की हे लोक देहाला कवटाळणारे आहेत त्यांच्या देहाला कष्ट दिले की हे गुलाम होतील परंतु ही देहाची आसक्ती तुम्ही सोडा की लगेच तुम्ही सम्राट व्हाल स्वतंत्र व्हाल सर्व सामर्थ्य तुमच्या हातात येईल तुमच्यावर कोणाचीही सत्ता मग चालणार नाही जुलूम करणाऱ्याचा मग आधारच तुटतो त्यांचा आधारच मुळी देह मी ही भावना त्यांना वाटते की यांच्या देहाला पीडा दिली की हे ताब्यात येतील म्हणून ते धमकावणीची भाषा बोलतात मी देह आहे ही जी माझी भावना तिच्यामुळेच दुसऱ्याला जुलूम करण्याची सतावण्याची इच्छा होते परंतु इंग्लंडमधील हुतात्मा क्रॅनमर काय म्हणाला मला जाळता जाळा हा उजवा हात आधी जाळा किंवा ते रिडले व लॅटिमर म्हणाले आम्हाला जाळता आम्हाला कोण जाळणार आम्ही तर धर्माची अशी ज्योत पेटवून राहिलो आहोत की जी कधी विझणारच नाही देहाची ही मेणबत्ती ही चरबी पेटवून सततत्वांची ज्योत पेटत ठेवणे हे आमचे काम देह जाईल तो जावयाचाच आहे सॉक्रेटिसास विष देऊन मारावे अशी शिक्षा देण्यात आली तेव्हा तो म्हणाला मी आता वृद्ध झालो आहे चार दिवसाने देह मरणारच होता जो मरणार होता त्याला मारून तुम्ही काय पुरुषार्थ साधलात तो तुम्हासच माहीत विचार तर करून पाहाल की नाही देह मरणार हे नक्कीच होते मर्त्यवस्तूला तुम्ही मारलेत यात कोणती प्रौढी ज्या दिवशी सॉक्रेटिस मरावयाचा होता त्याच्या आदल्या रात्री तो आत्म्याच्या अमरत्वाविषयी शिष्यांना सांगून राहिला होता स्वतच्या शरीरात विष भिनल्यावर कशा वेदना होतील हे तो मौजेने सांगत होता त्याची त्याला फिकिरच नव्हती आत्म्याच्या अमरत्वाविषयी चर्चा संपल्यानंतर त्याच्या एका शिष्याने विचारले तुम्ही मेल्यावर तुम्हाला कसे पुरावायचे तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला आहारे शहाण्या ते मला मारणार व तू मला पुरणार होय तो मारणारा माझा दुश्मन आणि तू पुरणारा माझ्यावर मोठा प्रेम करणारा वाटते तो शहाणपणाने मला मारणार तू शहाणपणाने पुरणार तू रे कोण मला पुरणार मी तुम्हा सर्वांस पुरून उरणार आहे कशात मला पुरणार मातीत की तपकिरीत मला कोणी मारू शकत नाही कोणी पुरू शकत नाही मी इतका वेळ काय सांगून राहिलो आहे आत्मा अमर आहे त्याला कोण मारणार है खरो खर, आज दोन अजारो महान सॉक्रेटिस सर्वान पुरुदर परम्त्म शक्ति पर विश्वास सारांश जोपर्यत देहा आसक्ति है भीति है तो पर्यंत खरे रक्षण मिलना नहीं तो एक सारखी भीति राजलो तर साप येऊन तर दर्श नाही करणार चोर येऊन तर माझा निकाल नाही करणार असे वाटत राहील मनुष्य उशाशी सोटा ठेवतो कशासाठी तो म्हणतो जवळ पाहिजे चोरबिराला तर अरे भल्या माणसा चोराने तो बडगा तुझ्या डोक्यात घातला तर चोर सोटा विसरून आला तर त्याच्यासाठी तू आधीच तयार करून ठेवला आहेस अरे कोणाच्या भरोशावर तू निसतोस केवळ दुनियेच्या हातात तू त्यावेळेस असतोस तू जागृत असलास तर बचाव करणार ना झोपेत तुझा बचाव कोण करणार मी कोणत्या शक्तीवर विश्वास ठेवून निस्तो? ज्या शक्तीवर विसंबून वाघ गाई इत्यादी सर्व निसतात त्या शक्तीवर विसंबून मीही झोपतो वाघाला सुद्धा झोप येते सर्व जगाशी ज्याने वैर बांधले व हरघडी जो पाठीमागे बघतो असा सिंहही झोपतो त्या शक्तीवर विश्वास नसता तर काही सिंहांनी निजावे काही निजागे राहून पहारा करावा अशी व्यवस्था त्यांना करावी लागली असती ज्या शक्तीवर विश्वास ठेवून क्रूर असे वृक व्याघ्र सिंहही झोपतात त्याच विश्वव्यापक शक्तीच्या मांडीवर मीही निजलेला आहे आईच्या अंगावर बालक सुखाने झोपतो तो बालक त्यावेळेस जणू दुनियेचा बादशहा असतो त्या विश्वंभर मातेच्या अंगावर तुम्ही आम्ही असेच प्रेमपूर्वक विश्वासपूर्वक आणि ज्ञानपूर्वक निघण्यास शिकले पाहिजे जिच्या आधारावर माझे हे सारे जीवन आहे त्या शक्तीचा मला अधिकाधिक परिचय करून घेतला पाहिजे ती शक्ती उत्तरोत्तर मला प्रतीत झाली पाहिजे त्या शक्तीबद्दल मला जितकी खात्री पटेल तितके माझे रक्षण अधिक होईल जसजसा या शक्तीचा अनुभव येत जाईल तसतसा विकास होईल या तेराव्या अध्यायात याचा किंचित क्रमही दिग्दर्शित केला आहे खंड त्र्याहत्तर परमात्मशक्तीचा उत्तरोत्तर अनुभव जोपर्यंत देहात असलेल्या आत्म्याचा विचारच नसतो तोपर्यंत मनुष्य सामान्य क्रियेतच गुरफटलेला असतो भूक लागली म्हणजे खावे तहान लागली म्हणजे पाणी प्यावे झोप आली म्हणजे निजावे याहून जास्त त्याला माहीत नसते यासाठी तो भांडेल यासाठी तो लोभ करील अशा प्रकारे दैहिक क्रियांतच तो मग्न राहतो विकासाला यापुढे सुरुवात व्हावयाची यावेळपर्यंत आत्मा फक्त पाहत असतो विहिरीकडे रांगच जाणाऱ्या लहान लेकराच्या पाळतीवर जशी पाठीमागे आई उभी असते त्याप्रमाणे आत्मा उभा असतो शांतपणे तो सर्व क्रिया पाहतो या स्थितीला उपद्रष्टा म्हणजे साक्षीरूपाने सर्व बघणारा असे म्हटले आहे आत्मा पाहतो परंतु अजून संमती देत नसतो परंतु स्वतःला केवळ देहरूप समजून क्रिया करणारा हा जीव पुढे जागा होतो आपण पशूसारखे जीवन कंठीत आहोत याची त्याला जाणीव होते जीव या विचारावर आला म्हणजे नैतिक भूमिका सुरू होते मग योग्या योग्य हा प्रश्न पदोपदी उभा राहतो मनुष्य विवेक करू लागतो पृथक करणात्मक बुद्धी जागृत होते स्वैर क्रिया थांबतात स्वच्छंद जाऊन संयम येतो या नैतिक भूमिकेवर जीव आला म्हणजे मग आत्मा नुसता स्वस्थ बसून पाहत नाही तो आतून अनुमोदन देतो शाब्बास असा धन्यतेचा आवाज आतून येतो आत्मा केवळ उपद्रष्टा न राहता आता अनुमंता होतो भूकेलेला अतिथी दारात यावा व तुम्ही आपल्यापुढचे ताट त्याला द्यावे म्हणजे मग रात्री जेव्हा ती सत्कृती स्मराल त्यावेळेस पहा कसा आनंद होतो तो आतून आत्मा हळूच म्हणतो चांगले केलेस आईने मुलाच्या पाठीभर हात फिरवून चांगले केलेस बाळ असे म्हटले तर दुनियेतील सारी थोर बक्षिसी आपणास मिळाली असे त्याला वाटते त्याप्रमाणेच हृदयस्थ परमात्म्याचा शाब्बास मुला हा शब्द आपणास उत्तेजन देतो उत्साह देतो भोगमय जीवन सोडून नैतिक जीवनाच्या भूमिकेवर जीव यावेळेस उभा असतो यापुढची भूमिका कशी नैतिक जीवनात कर्तव्य करीत असताना मनाचे सारे मळ धुण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो परंतु असे प्रयत्न करता करता मनुष्य थकतो अशा वेळेस देवा माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा झाली मला अधिक शक्ती दे अधिक बळ दे अशी जीव प्रार्थना करतो जोपर्यंत सारे प्रयत्न होऊन आपण एकाकी पुरे पडत नाही हे अनुभवास येत नाही तोपर्यंत प्रार्थनेचे स्वारस्य मनुष्याच्या लक्षात येत नाही आपली सारी शक्ती वेचून ती पुरी पडत नाही असे पाहून आर्त होऊन देवाला द्रौपदीप्रमाणे हाक मारावी त्याचा धावा परमेश्वरी कृपेचा व सहाय्याचा झरा वाहूनच राहिला आहे ज्याला ज्याला तहान असेल त्याने हक्काने येऊन पाणी प्यावे ज्याला तूट पडेल त्याने मागून घ्यावे अशा तऱ्हेचे नाते या तिसऱ्या भूमिकेवर असते परमात्मा अधिकच जवळ येतो आता केवळ शाब्दिक शाब्दासकी न देता तो सहाय्य करावयास धावतो प्रथम परमेश्वर दूर उभा होता गुरु शिष्याला गणित सोडव असे सांगून दूर उभा राहतो त्याप्रमाणे भोगमय जीवनात जीव गुंतला असता परमात्मा दूर राहतो व म्हणतो ठीक आहे चालू दे धडपड यानंतर नैतिक भूमिकेवर जीव येतो यावेळेस परमात्म्यास केवळ तटस्थ राहावत नाही जीवाच्या हातून सत्कर्म होत आहे असे पाहताच देव हळूस डोकावतो व शाब्बास म्हणतो अशा रीतीने सत्कर्मे होत होत चित्ताचे स्थूलमळ जाऊन सूक्ष्म मळ धुण्याची जेव्हा वेळ येते आणि जेव्हा सारे प्रयत्न त्या बाबतीत अपुरे पडतात त्यावेळेस आपण देवास हाक मारतो व तो ओ देतो तो धावून येतो भक्ताचा उत्साह अपुरा पड़तास तो उभा राहतो जगाचा सेवक सूर्य सूर्यनारायण तुमच्या दाराशी उभाच आहे सूर्य बंद दार फोडून आज शिरणार नाही कारण तो सेवक आहे तो स्वामीची मर्यादा पाळतो तो दाराला धक्के देणार नाही आज स्वामी निजलेला असला तरी हा सूर्यरूपी सेवक दाराबाहेर उभा असतो जरा दार किलकिले करा की कि सगळाच्या सगळा प्रकाश घेऊन तो आत शिरतो व अंधार दूर करतो परमात्मा असाच आहे त्याच्याजवळ मदत मागा की आलाच बाहू उभारून कमरेवर हात ठेवून भीमा तिरी तो सज्ज होऊन उभाच आहे उभारून बाहेो पालविता आहे अशी वर्णने तुकारामा दिकांनी केली आहे नाक उघडे ठेवा की हवा आत शिरलीच दार किलकिले करा की प्रकाश आत आलाच हवा व प्रकाश यांचेही दृष्टांत मला अपुरे वाटत आहे त्यांच्यापेक्षाही परमेश्वर अधिक सन्नित, अधिक उत्सुक आहे तो उपद्रष्टा अनुमंता न राहता भरता सर्वस्वी मदत करणारा होतो मनाचे खळमळ धुण्याचे वेळेस अगतिक होऊन मारी नाड तमारे हाते प्रभू संभाळ जोरे असे आपण म्हणतो तू ही एकमेरा मदतगार हे तेरा आसरा मुजकू दरकार हे अशी आपण प्रार्थना करतो मग तो दयाघन दूर राहील भक्ताचा सहाय्यकारी परमात्मा उणेपुरे पुरे करणारा तो प्रभू पुढे होतो मग तो रोहिदासाची चांबडी धुईल सजन कसायाचे मास विकील कबीराचे शेले विणिल जनाबाईस दळू लागेल याच्या पुढची पायरी म्हणजे परमेश्वराच्या कृपाप्रसादाने कर्माचे जे फळ मिळाले ते फळही आपण न घेता देवाला दिले पाहिजे अशी भूमिका येते जीव देवाला म्हणतो तुझे फळ तूच घे देवाने दूध प्यावे म्हणून नामदेवाने हट्ट धरला त्यात फार गुढी आहे ते सारे कर्म फल रूपी दूध नामदेव देवाला अर्पण करणार अशा प्रकारे जीवनाची सारी पुंजी सारी कमाई ज्याच्या कृपेने प्राप्त झाली त्यालाच अर्पावयाची धर्मराज स्वर्गात आता पाऊल टाकणार तोस त्याच्याबरोबरच्या कुत्र्याला मज्जा होताच जीवनातील सर्व पुण्याईचे फळ म्हणून लाभलेला तो स्वर्गलाभ धर्मराजाने एका क्षणात दूर लोटला त्याप्रमाणेच भक्तही सारा फललाभ एकदम ईश्वरार्पण करतो उपद्रष्टा अनुमंता भरता अशा स्वरूपात प्रतीत होणारा तो परमात्मा आता भोगता होतो शरीरात तो परमात्माच भोग भोगून राहिला आहे अशा भूमिकेवर जीव चढतो पुढे संकल्प ही सोडून द्यावयाचे कर्मामध्ये तीन पायऱ्या आहेत प्रथम आपण संकल्प करतो मग कार्य करतो आणि मग फळ येते कर्मासाठी प्रभूची मदत घेऊन जे फळ मिळाले ते फळही आपण त्याला अर्पिले कर्म करणारा परमेश्वर फळ चाखणारा परमेश्वर आता त्या कर्माचा संकल्प करणाराही परमेश्वरच होऊ दे अशा प्रकारे कर्माच्या आदी मध्याती सर्वत्र प्रभू राहू दे ज्ञानदेवांनी म्हटले आहे माळी जेऊ ते नेले तेव ते निवांतची गेले तया पाणीया ऐसे केले होळ्याला पाणी जेथे जेथे न्यावयाचे असेल तेथे तेथे ते, ते बिंतक्रार जाते माळ्याच्या आवडीची फुलझाडे फळझाडे ते पाणी वाढविते त्याप्रमाणे माझा हातून काय भावे हे त्यालाच ठरवू दे माझ्या चित्तातील सर्व संकल्पांची जबाबदारी त्याचेवरच सोपवू दे मी जर माझा भार घोड्यावर घातलास आहे तर माझे ओझे मी आणखी डोक्यावर घेऊन कशाला बसू तेही घोड्याच्याच पाठीवर ठेवू दे माझ्या डोक्यावर ओझे घेऊन मी घोड्यावर बसलो तरी त्या घोड्यालाच तो त्रास आहे मग साराच बोजा घालू दे त्याचे पाठीवर अशा प्रकारे सर्वतोपरी जीवनाची चाळवा चाळव नाचवा नाचव फुलवा फुलो, फुलो करणारा सर्व काही परमेश्वरच शेवटी होतो माझ्या जीवनाचा तो महेश्वर होतो अशा प्रकारे विकास होता होता सारे जीवनच ईश्वरमय होते फक्त हा देहाचा पडदा राहतो तो उडून गेला म्हणजे जीव व शिव आत्मा व परमात्मा एकच होतात अशा प्रकारे उपद्रष्टानुमंता चभरता भोगता महेश्वरहा अशा स्वरूपात आपण परमात्म्याचा उत्तरोत्तर अधिकाधिक अनुभव घ्यावयाचा आहे प्रभु प्रथम केवळ तटस्थपणे बघतो मग नैतिक जीवनास आरंभ झाल्यावर हातून सत्कर्म होऊ लागते व तो शाब्बासकी देतो नंतर चित्ताचे सूक्ष्म मळ धुवून काढण्यासाठी स्वतःचे प्रयत्न अपुरे पडल्यास भक्त जेव्हा हाक मारतो तेव्हा तो अनाथनात सहाय्यास धावतो त्यानंतर फळही देवाला अर्पण करून त्यालाच भोगता करावयाचे आणि शेवटी सारे संकल्पही त्यालाच वाहून सारे जीवन हरिमय करावयाचे असे हे मानवाचे अंतिम साध्य आहे कर्मयोग भक्तियोग या दोन पंखांनी उडत साधकाने अशी ही शेवटची मजल गाठावयाची खंड चौऱ्याहत्तर नम्रता निर्दंभता इत्यादी मूलभूत ज्ञानसाधना हे सारे करावयास नैतिक साधनेचा खंबीर पाया पाहिजे सत्य असत्य यांचा विवेक करून सत्य घ्यावयाचे सारासार पाहून सार घ्यावयाचे शिंपला टाकून मोती घ्यावयाचे अशा प्रकारे जीवनास सुरुवात करावयाची पुढे आत्मप्रयत्न व परमेश्वरी कृपा यांच्या जोरावर वर, वर चढत जावयाचे या सर्व साधनेत जर देहापासून आत्मा अलग करावयास आपण शिकलेले असू तर फार सहाय्य होणार आहे अशा वेळेस मला ख्रिस्ताचे बलिदान आठवते त्याला खिळे ठोकून मारीत होते त्यावेळेस ख्रिस्ताच्या तोंडातून देवा असे हे कार्य छळतात असा उद्गार बाहेर पडला म्हणतात परंतु लगेच भगवान ख्रिस्तांनी आपला तोल सांभाळला व ते म्हणाले देवा तुझी इच्छा पूर्ण होवो त्यांना क्षमा कर आपण काय करतो हे त्यांना कळत नाही ख्रिस्ताच्या या उदाहरणात फार मोठे स्वारस्य भरून राहिले आहे देहापासून आत्मा किती अलग केला पाहिजे त्याची ही खूण आहे कोटपर्यंत मजल मारली पाहिजे व मारता येणे शक्य आहे हे ख्रिस्ताच्या जीवनावरून कळून येते देह टरफलाप्रमाणे गळून पडत आहे येतपर्यंत ही मजल येऊन पोचली जेव्हा जेव्हा आत्मा देहापासून अलग करण्याचा विचार माझ्या मनात येतो तेव्हा ख्रिस्ताचे जीवन डोळ्यांसमोर उभे राहते देहापासून साफ अलग होणे त्याचा संबंध सुटल्यासारखे होणे ही गोष्ट ख्रिस्ताचे जीवन दाखवित आहे देह आणि आत्मा यांचे हे पृथककरण सत्यासत्य विवेकाखेरीज शक्य नाही हा विवेक हे ज्ञान अंगी बांडले पाहिजे ज्ञान याचा अर्थ आपण जाणणे करतो परंतु बुद्धीने जाणणे म्हणजे ज्ञान धवे। तोंडात बोकाणा भरला एवढ्याने जेवण होत नाही तोंडात भरलेले चरवण करून गळी उतरले पाहिजे तेथून पोटात गेले पाहिजे तेथे ते पचून त्याचा रस होऊन सर्व शरीरास रक्तरूपाने पुष्टी मिळाली पाहिजे एवढे होईल तर ते खरे जेवण त्याप्रमाणे बुद्धीने जाणून भागत नाही जानून जीवनात भिनले पाहिजे हृदयात मुरले पाहिजे ते ज्ञान हात पाय डोळे यातून प्रगट झाले पाहिजे सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये विचारपूर्वकच कर्म करीत आहेत असे झाले पाहिजे म्हणून या तेराव्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानाची फार सुंदर व्याख्या केली आहे स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणेच ही ज्ञानाची लक्षणे आहेत नम्रता दंभशून्यत्व अहिंसा रुजुता क्षमा वगैरे 20 गुण भगवंतांनी दिले आहेत या गुणांना ज्ञान म्हणूनच भगवान थांबले नाहीत तर त्याचा उलट जे जे ते, ते सारे अज्ञान असे त्यांनी स्वच्छ सांगितले आहे ज्ञानाची जी साधना सांगितली ती साधना म्हणजेच ज्ञान सॉक्रेटिस म्हणे सद्गुणालाच मी ज्ञान मानतो साधना व साध्यरूपच आहे गीतेतील ही वीस साधने ज्ञानदेवांनी अठराच केली आहे ज्ञानदेवांनी ही साधने फार कळकळीने वर्णिली आहेत या साधनांचे या गुणांचे पाच श्लोक भगवद्गीतेत आहेत परंतु ज्ञानदेवांनी विस्तार करून त्या पाच श्लोकांवर सातशे ओव्या लिहिल्या आहेत सद्गुणांचा विकास समाजात व्हावा सत्यस्वरूप परमात्म्याचा महिमा समाजात वाढावा याची ज्ञानदेवांस तळमळ होती ज्ञानदेवांनी या गुणांचे वर्णन करताना आपला सारा अनुभव त्या ओव्यांमध्ये ओतला आहे मराठी भाषा बोलणाऱ्यांवर त्यांचे हे अनंत उपकार आहेत ज्ञानदेवांच्या रोमरोमामध्ये हे गुण भिनले होते रेड्यावर मारलेल्या चापकाचा वळ ज्ञानदेवांच्या पाठीवर उठला भूतमात्राबद्दल असा त्यांना कळवळा होता अशा कारुण्याने भरलेल्या हृदयातून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी प्रकट केली त्या गुणांचे त्यांनी विवेचन केले त्यांनी लिहिलेले ते गुणवर्णन वाचावे त्याचे मनन करावे अंतरी ठसवावे ज्ञानदेवांची गोड भाषा मला चाखावयास मिळाली याची मला धन्यता वाटते ज्ञानदेवांची गोड भाषा माझ्या तोंडात बसावी म्हणून पुन्हा मला जन्मप्राप्त झाला तरी धन्यता वाटेल असो उत्तरोत्तर विकास करून घेत आत्म्यापासून देह अलग करीत करीत सर्वांनी सारे जीवन परमेश्वरमय करण्याचा प्रयत्न करावा रविवार 15 मे एकोणीसशे बत्तीस